मुंगीची चप्पल एका जंगलात एक मुंगी राहत होती ती बाकीच्या सगळ्या मुंग्यांसारखी नव्हती नेहमी नवीन काहीतरी शोधत इकडे तिकडे फिरायची एकदा तिनं काही पानं गोळा केली राबराब राबून तिनं एक चपलेचा जोड तयार केला सकाळ झाल्यावर ती तो जोड विकायला बाहेर पडली वाटेत तिला भेटले एक माकड मुंगीनं माकडाला म्हणाले माकडदादा माकडदादा या चपला विकत घे ना उत्तर दिले अरे मला तर चार पाय आहेत दोनच चपला घेऊन मी काय करू मुंगी परत घरी आली त्या रात्री जागून तिनं आणखी दोन चपला शिवल्या सकाळ झाल्यावर ती चारही चपला घेऊन माकडदादाकडे परत गेली माकडानं चपला हातात घेऊन उलटसुलट करून नीट पाहिल्या या चपला तर लहान आहेत माझ्या पायाला कशा येतील तुझ्यासारख्या मुंगीलाच त्या ठीक आहेत असं म्हणून त्यानं चपला घेतल्याच नाहीत मग त्या चपला घेऊन मुंगी आपल्या एक मैत्रिणीकडे गेली चार चपला घेऊन काय करू तुला माहित नाही का आपल्यासारख्या मुंग्यांना सहा पाय असतात ते निराश होऊन मुंगी परत घरी आली तिनं आणखी दोन चपला बनवल्या दुसऱ्या दिवशी सहा चपला घेऊन ती परत आपल्या मैत्रिणीकडे गेली तिच्या मैत्रिणीनं सगळ्या चपला घालून पाहिल्या आणि म्हणाली या तर किती हलक्या आहेत दोन दिवसातच फाटून जातील मला नकोत या चपला आता एक काम कर सरळ कोळ्याकडे जा तो चपला घेईल मुंगीला आता खूपच वाईट वाटत होते हिंडून हिंडून ती दमून गेली होती पण तरीही ती कोळ्याच्या घरी गेली बाहेर उंबरठ्यावर उभे राहून तिनं कोळ्याला हाक मारली कोळीदा कोळीदा आत गेली असती तर जाळ्यातच अडकली असती मुंगीला पाहून कोळीदा म्हणाला इतकी का दमलेली दिसतेयस मुंगीनं त्याला सगळी हकीकत सांगितली दादा म्हणाला तुझी अडचण दूर करायचा एक उपाय सांगतो ऐक तुझा सुरवंटाकडे त्यांना खूप पाय असतात रोज ते तुझ्याकडून दोन दोन चपला घेतील आणि तुला कायमसे गिराईक मिळेल हे ऐकून मुंगी आनंदानं घरी आली